श्री गणेशायन महा श्री वासिष्ठ महारामा प्रकरणे म्हणाले राघवा ज्या अर्थी स्वरूपत मिथ्या असलेली वासना आकाशातील दोन चांचा भ्रांतीप्रमाणे द्वैत भ्रम उत्पन्न करते त्या अर्थी तिचा प्रयत्नाने त्याग करणेच युक्तय अविद्या ही विवेक ज्ञानरहित पुरुषांच्या ठिकाणी सत्य असल्यासारखी दिसते परंतु सम्यक ज्ञानाने संपन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी वंध्या पुत्राप्रमाणे तिथे अस्तित्व असणार तरी कुठून हे रामा तू आज्ञा होऊ नकोस तर सम्यक ज्ञानाने संपन्न हो आत्मचिंतनाच्या द्वारा तत्वज्ञान संपादन करतविक आकाशात दुसरा चंद्र नसताही तो भ्रांतीमुळे भासतो त्याचप्रमाणे या अविद्येची स्थिती आहे ज्याप्रमाणे लाटांच्या मालिकेमध्ये पाण्या अन्य काहीही नसते त्याप्रमाणे जगातील वस्तूंच्या भावाभावामध्ये परमात्मत दुसरे काहीही नाही जगातील वस्तूंचे भाव आणि अभाव मिथ्या असून मनाच्या विकल्पाच ह्या कल्पना उत्पन्न होणे शक्य नाही नित्य देहादी संबंध रहित व्यापक आणि शुद्ध अशा आत्म्याच्या ठिकाणी असल्या कल्पनांचा आरोप करू नकोस रामा तू जर करताच नाहीस तर ह्या नानाविध क्रियांच्या ठिकाणी तुझी ममता तरी का असावी ब्रह्म ही एक आणि अद्वितीय वस्तू असता वास्तविक कोण आणि कसली क्रिया करतो परंतु अशी स्थिती आहे तरी तू कर्तृत्वाबरोबर अकर्तृत्वाचाही अभिमान बाळगू नकोस हे बुद्धिवान रामा अकर्तृत्वाचा अभिमान बाळगून तरी तुला काय साध्य करून घ्यायचे निष्पा रामा तू स्वस्थ राहा कर्तुता किंवा अकर्तुता यापैकी कशाचाही तू अभिमान बाळगू नकोस अशा प्रकार हे रघुकुल श्रेष्ठा कर्तृत्व किंवा अकर्तृत्व यांच्या संबंधीचा तुझा अभिमान नाहीसा झाला म्हणजे करता असूनही अनासक्तीमुळे अर्थात कर्तृत्व अभिमान शून्यतेमुळे तू अकर्ता होशील तसेच अकर्ता असून अकर्तृत्वेचाही अभिमान नसल्यामुळे तू सर्व करता होशील आता अशा रीतीने तुझ्या ठिकाणी जरी सर्व कर्तृत्व आले तरी इतर अज्ञकर्त्याप्रमाणे देहाधिकांच्या आत्मा आत्माही करता आहे असा भ्रम तुझ्या ठिकाणी केव्हाच उत्पन्न होणार नाही आणि तुझे अकर्तृत्व निरंतर कायम राहील कर्मफल सत्य असेल तर कर्म करण्यासंबंधीची बुद्धी योग्य ठरेल तसेच कर्मफल मिथ्या असेल तर कर्माशक्तीचा त्याग करणेच योग्य आहे परंतु ज्या अर्थी हे अखिल विश्व गारुड्याच्या इंद्रजाला प्रमाणे मायामय आहे त्या अर्थी त्याच्या ठिकाणी आस्था तरी काय ठेवेची, आणि त्याचा त्याग तरी कसा करायचा रघुश्रेष्ठ रामा अविद्या ही संसार बीजाची कणी असून ती वास्तविक उत्पन्न झाली नसतानाही स्फुरण पावते उपभोग होताच निस्सार वाटणारी आणि संसार चक्राचे भ्रमण करणारी अविद्या म्हणजे चित्ताला मोह उत्पन्न करणारी वासनाच आहे कळकाची काठी बाहेरीव असली तरी आतून पोकळ असते त्याप्रमाणे किंवा अविद्या बाहेरून कितीही पुष्ट दिसली तरी अंतरयामी अत्यंत निसार असते परंतु जोपर्यंत तिचा समूल उच्छेद झालेला नाही तोपर्यंत नदीमधील तरंग माप्रमाणे ती पुन्हा पुन्हा उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही तरी ती एखाद्या वर वर समर्थ दिसली तरी तिच्या हातून परमार्थ सत्या असे कार्य घडू शकत नाही एखाद्या मृगजळाच्या नदीप्रमाणे तिचा म्हणजे अविद्येचा आकार भासमान होतो परंतु तिच्यामध्ये स्नान पानादी क्रिया करता येणे शक्य नाही ह्या अविद्यारूपी नदीपासून उत्पन्न होणारे प्रवाह कोठे अस्पष्ट तर कोठे स्पष्ट कोठे लांब तर कोठे आखोड कोठे स्थिर तर कोठे चंचल असे असतात शिवाय आश्चर्य असे कि हे प्रवाह जिच्यापासून उत्पन्न होतात तिला सोडून स्वतंत्र स्वतंत्रपणे भासमान होत असतात अविद्या ही अंतरयामी जरी शून्य असली तरी बाह्यता मोठी रमणीय दिसते वर वर पाहिले असता तिचे स्वरूप दृगोचर होत नाही परंतु तिचा प्रत्यय मात्र सर्वत्र येतो ती वास्तविक जड आहे परंतु ती, ती, ती चिन्मय असल्यासारखा भास होतो मनाच्या चांचल्यावर तिचे सर्व अस्तित्व अवलंबून असते ती पळभर सुद्धा कुठे स्थिर होत नाही परंतु आपण स्थिर आहोत असा ती लोकांना मात्र भ्रम उत्पन्न करते तिचा वर्ण अग्निज्वाले प्रमाणे बाह्यता शुद्ध असला तरी तिचे अंतरंग मात्र शाईसारखे काळे कुट असते परमात्म्याच्या सानिध्यामुळे तिचे चलनवलन चालत असते परंतु त्याचे साक्षात दर्शन होताच ती अगदी छिन्न भिन्न होऊन जाते आत्मप्रकाशात ती निस्त्रज दिसते परंतु अज्ञान रूपी अंधकारात जास्तच चमकू लागते ही अविद्या मृगजलाप्रमाणे वास्तविक शुष्क असूनही अनेकविध वर्णाने युक्त दिसते तृष्णा हे अविद्येचे एक निराळी स्वरूप असून ती वाकडी विषमय आणि दिसण्यात मोठी सुंदर असली तरी परंतु संकटांना कारणीभूत होणारी असल्यामुळे कर्कश आहे यामुळे ती एक चंचल आणि लोभी स्त्री किंवा काळी नागिणच आहे असे म्हटले तरी चालेल तेल संपताच दिव्यातील ज्योत विजते त्याप्रमाणे प्रीतीरूप तेल संपताच वासनारुपी ज्योत विझून जाते शेंद्राच्या रेषेप्रमाणे शे स्नेहा वाचूनही ती शोभायमान दिसते अविद्या ही क्षणभर प्रकाशित होणारी अर्थात चंचल मेघामधील विजेप्रमाणिक क्षणात उदित होणारी अर्थात चंचल मेघामधील विजय प्रमाणित क्षणात उदित होणारी वक्र आणि अज्ञ जना त्रास देणारी ही मूढजनानं मोठ्या प्रयत्नाने पकडून जाळत असते विजेप्रमाणे क्षणात उत्पन्न व्हावे क्षणात नाहीसे व्हावे आणि शोधू सापडू नये असा हिता स्वभाव आहे विजेप्रमाणे ती अशाश्वतानी ग्रहण करायला अशक्य आहे बरे यदा कदाचित तिला पकडता आलेस तरी ती परिणामी अनर्थकारकच आहे ही न बोलावता आपल्याजवळ येणारी दिसण्यात अत्यंत रमणीय परंतु अनर्थ करणारी अशीच आहे अकाली उत्पन्न होणाऱ्या पुष्पमाल्याप्रमाणे उत्पादसूचक असल्यामुळे श्रेय प्राप्तीच्या कामी कोणताही ज्ञातापुरुष अविद्येचे अभिनंदन करत नाही या अत्यंत भ्रमण उत्पन्न करणाऱ्या अविद्येचा पूर्णपणे विसर पडेल तर त्यापासून फार सुख होते दुःस्वप्नाच्या कल्पनेप्रमाणे या अविद्येची कल्पना करणे सुद्धा अनर्थकारक आहे आपल्या प्रातिभाषिक शक्तीमुळे ही मोठमोठी त्रैलोक्य क्षणात उत्पन्न करते धारण करते आणि अखेरीस त्या सर्वांचा ग्रास करून टाकते या अविद्येनेच लवणराजाच्या दोन घटकांचे अनेक संवत्सर केले आणि हरिश्चंद्राच्या एका रात्रीत बारा वर्षे निर्माण केले। स्त्री वैभवाने संपन्न परंतु प्रसंगवशात स्त्रीवियोगाने कष्टी झालेल्या दुसऱ्याही कित्येक विरहीजना या अविद्येच्या प्रभावामुळे एक रात्र वर्षाप्रमाणे अतिशय दीर्घ वाटू लागते सुखामध्ये निमग्न झालेल्या पुरुषाला दीर्घकालतो आणि दुःखात चूर झालेल्या पुरुषाला अल्प कालही प्रदीर्घ वाटतो सांगितलेल्या सर्व विपरीत वृत्तींचा अविद्येकडे जो कर्तेपणा येतो तो, तो ब्रह्म सानिध्यामुळे येतो नेत्रांना अवलोकन करण्याचे सामर्थ्य येते ते दीपाच्या सानिध्यामुळे येते त्याचप्रमाणे अविद्याची स्थिती आहे परंतु ब्रह्मा अविद्या ही स्वतंत्रपणाने करती नाही एखाद्या चित्रफलकावर सुंदर स्त्रीची आकृती रेखाटलेली असली तरी खरो ती खरोखरीची स्त्री थोडीच होणार आहे चित्रातील स्त्रीच्या गृहकृत्यात उपयोग होणे शक्य नसते त्याचप्रमाणे वासना किंवा अविद्या ह्यांच्या रूपातील स्त्री दिसायला कितीही सुंदर असली तरी स्वतंत्रपणाने कार्य करायला ती मुळीच समर्थ नाही मनोराज्यातील भव्य इमारतीप्रमाणे आकार भयंकर उत्पन्न झालेल्या मृगजला प्रमाणे ही अविद्या जगदरूपी मिथ्या अवडंबर निर्माण करते परंतु मृगजला पाहून हरिण फसतात मनुष्य फसत नाही त्याप्रमाणे अविद्येपासून उत्पन्न झालेले ह्या जगतरूपे अवडंबरा ज्ञानी फसत नाही लगेच नाश पावणाऱ्या फैसाप्रमाणे असणाऱ्या ह्या अविद्येचा प्रवाह अविच्छिन्न वाहत असतो समोर दाट धुके दिसत असले तरी ते उचलून घेता येत नाही त्याप्रमाणे ही जड अविद्या हाताने ग्रहण करता येत नाही रजोगण रूपी धुळीने धूसर म्हणजे मलिन झालेल्या अविद्या उड्या मारत भ्रमण करते आणि प्रयूप्रमाणे सर्व भुवनात आक्रमण करते अंगाला चिकटलेल्या धूम्र धु, प्रमाणे ही दाह आणि खेद उत्पन्न करते आणि आपल्या अंतर्भागात रस म्हणजे जलधारण करणाऱ्या धूम्र प्रमाणे ही अविद्या आपणामधील रसाच्या म्हणजे परमात्म्याच्या योगाने त्रैलोक्यात यथेष्ट संचार करत राहते एखाद्या मेघाच्या धारेप्रमाणे अविद्या ही एक रचक धारच गवताच्या अनेक तंतूंची दोरी वळलेली असते त्याप्रमाणे असोगाने ही अविद्या रूपी दोरी वळलेली आहे जिथे वर्णन कवीने केवळ आपल्या कल्पनेने केले अशी ही अविद्या पाण्याच्या तरंगावरील कमलमालेप्रमाणे असून ती पंखामध्ये म्हणजे चिखलामध्ये किंवा पातकामध्ये वृद्धिंगत होत असते कमलाच्या देठाप्रमाणे ही अविद्या अनेक छिद्रानयुक्त असून जड आहे तिची नित्य वाढ होत आहे असे दिसते परंतु ते केव्हाच वाढत नाही विषारी मोदकाप्रमाणे अविद्या ही आपात रमणीय असली तरी अनुभवांती अत्यंत दारुण आहे विजलेल्या दीपाची ज्योती कोणीकडे निघून जाते हे कळत नाही त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने नष्ट झालेली अविद्या कोठे जाते ह्याचा अंदाज लागत नाही धुक्याच्या पटलाप्रमाणे हे आपल्या सन्दिध असल्यासारखी दिसते परंतु हातात धरू लागताच नष्ट होते एखाद्या वेळी धुळीने भरलेली मूठ आकाशात भिरकावली तर तिचे सूक्ष्म परमाण दिसू लागतात त्याचप्रमाणे अविद्येची स्थिती आहे काहीही कारण नसताना आकाशात नीलवर्ण भासमान होतो त्याचप्रमाणे ही अविद्या भासमान होते स्वप्नात दिसणारे वस्तू आकाशात भासणारे दोन चंद्र किंवा नावेत बसून जाणाऱ्याला दिसणारे तीरावरचे चालणारे वृक्ष ह्यांच्याप्रमाणेच ही अविद्या केवळ भ्रमरूप आहे या अविद्येमुळे अज्ञ जनांचे चित्त व्याकुल होऊन जाते आणि असे व्याकुल चित्त झालेले लोक दिर्घकालपर्यंत अवलोकन करत असतात या अविद्येने आपल्या आवरण शक्तीने आत्म्याला लुप्त प्राय केले असता समुद्रात उत्पन्न होणाऱ्या तरंगाप्रमाणे चित्तात अनेक विचित्र भ्रम उत्पन्न होतात आणि पुन्हा नाही सेवतात या अविद्येच्या योगाने रमणी आणि परमार्थ सत्य असणारे ब्रम्ह असत्य वाटते आणि सौंदर्यहीन मिठ्या असलेले जगत सत्य आहे असा भ्रम निर्माण होतो उत्पन्न होणारी बलवत्तर वासना किंवा अविद्या रूपी रथावर आरुढ होते आणि पक्षाला बद्ध करते त्याप्रमाणे मोहित झालेल्या मनाला क्षणात बद्ध करून टाकते डोळ्यातून करुण्याचे अश्रू वाहत असलेली स्तनातून दुधाचे थेंब गळत असलेली आणि आनंदाने उल्ल्हित झालेली माता किंवा गृहिणी ही सुद्धा रूपे. आपल्या किरणामृत बिंदुने जगाला तृप्त करणारे आणि अमृताने डबडबले चंद्रभिम सुद्धा ही अविद्या विषयमय करून सोडते सर्वांना अंधा करणाऱ्या ह्या अविद्येच्या योगाने अरण्यातील मुके वृक्षसुद्धा उन्मत्त वेताळाप्रमाणे ओरडू आणि नाचू लागतात या अविद्येच्या कृपा प्रसादामुळे दगडाच्या भिंती या सर्व अथवा अजिबर आहेत अविद्येमुळे एक वस्तू दोन तऱ्हेची दिसू लागते स्वप्नात आपण मेल आहोत असा क्वचित भास होतो त्याप्रमाणे दूर असलेला पदार्थ जवळ आहे असा अविद्येमुळे भास होतो संहारकालाच्या रुद्राला प्रलयकालाची दीर्घ रात्र क्षणासारखी वाटते त्याप्रमाणे ही अविद्या दीर्घ काला क्षणाप्रमाणे भासविते तसेच कांताविरह झालेल्या तरुणाना जसा एक क्षण वर्षासारखा वाटतो त्याप्रमाणे अविद्येमुळे मनुष्याला एक क्षणही वर्षासारखा दीर्घ वाटतो राघवा जिळा स्वतःची अशी सत्ता नाही अशा अत्यंत दरिद्री असलेल्या ह्या अविद्येची शक्ती किती विलक्षण आहे पहा हिने उन्मत्त केला नाही असा एकही एक प्राणीने तेव्हा रामा हर प्रयत्न करून विवेकाच्या साह्याने विषयबुद्धीचा अवश्य निरोध करावा पाण्याच्या प्रवाहाचा निरोध केल्यामुळे खाली वाहत जाणारी नदी शुष्क होते त्याप्रमाणे अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनांनी वृत्तीचा निरोध केला असता ही मनोरुपी नदी अगदी आटून जाते श्रीरामाने यावर म्हटले ब्रम्हन वस्तुत उत्पन्न झालेल्या न झालेल्या नाजूक अत्यंत तुच्छ आणि उत्पन्न झालेल्या हेन आणि असत्य असून सुद्धा नाश न पावणाऱ्या ह्या अविद्येने हे जग आंधळे केले हे केवढे आश्चर्य ब्रह्माव लोकांना लोकनामुळे नाश पावणाऱ्या अज्ञान अंधकारात स्फुरण पावणाऱ्या आणि रात्रीच्या वेळीच अवलोकन शक्ती असलेल्या ह्या अविद्येने सर्व विश्व आंधळे करून सोडले हे महत्वा कुकर्माणाऱ्या ज्ञानदृष्टीला सहन न होणाऱ्या आणि ज्ञान शून्यतेमुळे देहालाही न ओळखणाऱ्या ह्या अविद्येने हे जग आंधळे करून सोडले हे आश्चर्य अत्यंत दीन असल्यामुळे आचरण करणाऱ्या नेहमी प्राकृत लोकांना रम्य वाटणाऱ्या आणि अज्ञानाने आच्छादित झालेल्या ह्या अविद्येने सर्व जगाला आश्चर्य मृतप्राय अशा ह्या अखिल विश्वाला गुंग करून टाकले हे खरोखर आश्चर्य काम क्रोध रूपी दृढ शरीर धारण करणाऱ्या अज्ञानामुळे कुटील स्वभावाच्या आणि ज्ञानोदय झाल्यानंतर शरीर स्थितीत राहणाऱ्या या अविद्येने सर्व जगाला मोहित केले आहे दुसरे अखिल विश्वाला व्यापून टाकले याचे आश्चर्य वाटते पुरुषाची संकट टाळण्याची इच्छा करणाऱ्या नानाविध अलंकाराने <coughs> आणि आर्जवांनीच पुरुषांवर अनुरक्त होणाऱ्या तसेच तत्व विचारामुळे नष्ट होणाऱ्या ह्या अविद्यारूपी प्रतिकूल मायेने पुरुषाला हातवी करून सोडले आहे हे खरोखर आश्चर्यजनक आहे पुरुषाला पूर्णपणे न्याहाळून पाहायलाही असमर्थ असलेल्या आणि सर्व जगाला झाकून टाकणारे ह्या अविद्यारूपी प्रतिकूल भार्येने पुरुषाला वेळ लावले आहे हे आश्चर्यच होय जिलामुळे चेतनाच नाही नष्ट न होता जिथे अस्तित्व राहत नाही अशा या अविद्या रूपी निर्दय स्त्रीने पुरुषाला चित करून टाकले हेही केवढे आश्चर्य प्रभो अनंत दुष्कर्माटील आणि मनोरुपी गुहेस्तव्य करून राहिलेली ही वासना किंवा अविद्या कोणत्या उपायाने गलित होईल इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकशे तेरा सर्ग श्री आणि प्रमाणे एखाद्या दवाचा बिंदू सूर्यदर्शन होता क्षणीच नाहीसा होतो त्याप्रमाणे ही अविद्या आत्मावलोकनामुळे नष्ट होऊन जाते जोपर्यंत अविद्येचा नाश करणारी आणि मोहाचा क्षय करणारी परमात्म दर्शनाची इच्छा उत्पन्न झाली नाही तोपर्यंत आपल्या सहवर्तमान देश रूपे काट्याने भरलेल्या गुहे मध्ये ती ढकलून देते दे। उन्हाचा अनुभव घेण्यासाठी जाणाऱ्या छायाचा नाश होतो त्याप्रमाणे परब्रह्माकडे अवलोकन करत राहणाऱ्या अविद्येचा आत्मनाश होतो सर्व दिशामध्ये बाराही सूर्य उदित झाले असताना छाया अजिबात नष्ट होते त्याप्रमाणे सर्व जग असा पूर्ण बोध झाला म्हणजे ही अविद्या आपोआप अप ही इच्छा मात्र आहे म्हणजे स्वरूप आहे इच्छेचा नाश करणे ह्या स्थितीला मोक्ष असे म्हणतात बा राघवा इच्छा नाश असंकल्पाने सिद्ध होतो वासनारुपी रात्रीचा क्षय होऊन चिदादित्याचा उदय झाला म्हणजे मनोरूपी आकाशामध्ये असलेला अविद्या रूपी काळीमा अजिबात नष्ट होती सूर्याचा था उदय झाला म्हणजे अंधकारयुक्त रात्र नष्ट होते त्याप्रमाणे अंधकरणात विवेकाचा था उदय झाला म्हणजे अविद्या नामशेष होऊन जाते संध्याकाळच्या वेळी एखाद्या मुलाने केलेला वेताळाचा संकल्प परिणामकारक होतो त्याचप्रमाणे दृढ वासनेमुळे मनाचा बंध दृढ होतो श्री राम म्हणाला भगवान डोळ्यांना दिसणारं हे दृश्य जग म्हणजे अविद्याच असून आत्मभावनेच्या ही अविद्या नष्ट होते हे आता माझ्या ध्यानात आले पण आत्मा कसा आहे हे मला आपण समजावून सांगावे त्यावर श्री वशिष्ठ म्हणाले रामा अरे विषयव्याप्तींनी रहित अविद्या विवर्जित आणि सर्वगत असे जे अनिर्वचनीय तत्व तोच आत्मा असून त्यालाच परमेश्वर म्हणतात हे निष्पामा ब्रह्मदेवापासून तो तहत तृणापर्यंत असलेले हे सर्व जग सर्वदा ब्रह्मरूपच आहे ह्या जगात वस्तुत अविद्या उत्पन्न झालेली नाही आपल्याला दिसणारे हे सारे जग नित्य चित घन आणि अविनाशी असे ब्रह्मच आहे या ब्रह्माच्या ठिकाणी मन ह्या नावाची कल्पना सुद्धा कधीही विद्यमान असत नाही या त्रैलौक्यात काही उत्पन्न होत नाही आणि मृदही होत नाही तसेच या त्रिभुवनात अस्तित्व षडविकारांना मुळीस सत्ता नाही हे सारे त्रिभुवन म्हणजे केवळ केवला भास सद्रूप अविनाशी विषय व्याप्ती रहित आणि चिन्मात्र असे ब्रह्मच आहे नित्य व्यापक शुद्ध चिन्मात्र निरुपद्रव शांत तसेच समविषम अशा युक्त असलेल्या परंतु निर्विकार अशा या ब्रह्मामध्ये आवरणयुक्त चिथी विरुद्ध अशा कल्पना करून धाव मलिन चितीलाच मन म्हणतात पाण्यापासून लहरी उत्पन्न होतात त्याप्रमाणे सर्व व्यापी सर्व शक्तिमान महात्म्या परमेश्वरापासून ही भेद कल्पना शक्ती उत्पन्न झाली आहे एक सर्व व्यापी शांत अशा परमात्म्याच्या ठिकाणी वस्तुत ही अविद्या मुळेच उत्पन्न झालेली नाही तर केवळ संकल्पामुळे ही अविद्या संकल्पापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे ती संकल्पामुळेच नाहीशी होते <coughs> ज्याप्रमाणे वायूच्या योगाने उत्पन्न झालेली अग्निज्वला वायूमुळेच नाहीशी होते त्याप्रमाणे संकल्पातून उत्पन्न झालेली अविद्या संकल्पामुळेच नष्ट व्हावी हे स्वाभाविक आहे परिपाकामुळे सिद्ध होणाऱ्या रूपी असंकल्पाने ही अविद्या नाश पावते मी ब्रह्मन आहे अशा दृढ संकल्पामुळे मन बद्ध होते आणि सर्वज ब्रह्म आहे अशा संकल्पामुळे ते मुक्त होते संकल्प हेच परमबंधन असून असंकल्प हाच खरा मोक्ष आहे ह्यासाठी हे रामा सर्व ब्रह्म आहे असा अनुभव करून घेऊन मी ब्रह्म नाही या संकल्पाचा नाश कर नंतर तुला वाटेल त्याप्रमाणे वाघ एखादा मूर्ख मनुष्य शून्य आकाशात केवळ आपल्या मनाच्या संकल्पाने सुवर्ण कमलाने युक्त असलेली कमलिने असल्याची कल्पना करतो तिचा सुगंध रत्न रूपी भोंगे तिच्यावर एकसारखे भ्रमण करत आहेत आणि आपल्या चकाकणाऱ्या किरणाने आणि मृणालरूपी भुज भुजमंडलाने ती चंद्रकिरणांचाही उपहास करते आहे अशी कल्पना करतो जो जो हो जाते, तो तो चंचल आणि भवबंधामुळे बद्ध करणारे अविद्येची स्थिती अशीच आहे तिच्यापासून सुखप्राप्तीची आशा नको इतकेच नव्हे तर ती उलट बंधाला मात्र कारणीभूत होते मी कृष आहे मी दुःखी आहे मी बद्ध आहे मी हस्त आदी अवयवाने संपन्न आहे अशा प्रकारच्या दृढ भावनेमुळे आणि तदनुरूप व्यवहार होत असल्यामुळे प्राणी बद्ध होतो अर्थात, मी मला देह नाही परमात्मा स्वरूपात स्थित असलेल्या मला कशाचा बंध आहे अशा तऱ्हेची दृढ भावना करत गेल्याने प्राणी मुक्त होतो जर मी मांस नव्हे अस्थि नव्हे देहाहून निराळा असणारा मी आत्मा आहे अशा तऱ्हेचा निश्चय जर एखाद्याच्या अंतकरणात क्षीण झाली आहेकाशाकडे पाहणाऱ्या एखाद्या मनुष्याने आकाशामध्ये दिसणारी काळीमा मेरू पर्वताच्या वैडूर्य रत्नमय शिखरांची प्रभा आहे अशी कल्पना करावी तर दुसऱ्या एखाद्या मनुष्याने अत्यंत उच्च असल्यामुळे सूर्यकिरणांचाही ज्या ठिकाणी प्रवेश होऊ शकत नाही अशा ब्रह्मांडापुलीकडे असणाऱ्या नैसर्गिक अंधकाराची ती शोभा आहे अशी कल्पना करावी याच न्यायाने अज्ञ जनाने स्वतःच्या कल्पनेनेच ही अविद्या आहे ही अविद्या म्हणजे अप्रबुद्ध मनुष्याने अनात्मवस्तूंच्या ठिकाणी केलेली आत्मभावनाच होय प्रबुद्ध अर्थात ज्ञानी असा कोणताही पुरुष या अविद्याची कल्पना सुद्धा करत नाही श्री रामाने विचारले ब्रह्मन आकाशाच्या ठिकाणी दिसणारे काळीमा म्हणजे मेरू पर्वताच्या वैडूर्यमय शिखरांची प्रभा नव्हे किंवा ब्रह्मांडा पलीकडे असलेल्या नैसर्गिक अंधकाराची प्रभा ही नव्हे असे आपण म्हणतात तर यावर मी असे विचारतो कि आकाशाचा निळेपणा म्हणजे तरी काय श्री वशिष्ठ म्हणाले रामा कालिमा किंवा निळवर्ण हा आकाशाचा गुण नाही अर्थात नीलवर्ण हा आकाशाचं वर्ण नव्हे तसेच ज्या अर्थी मेरू पर्वतावर असणाऱ्या दुसऱ्या रत्नमय शिखरांची प्रभा दिसत नाही त्या अर्थी आकाशाचा नीलवर्ण <coughs> ही मेरू पर्वताच्या वैडोर्यमय शिखरांची प्रभा असणे शक्य नाही ब्रम्हांडाच्या तेजोमयत्वामुळे तेजाच्या विस्तृतपणामुळे आणि ब्रह्मांडोदरामध्ये असलेल्या आकाशात सर्वत्र प्रकाश असल्यामुळे त्या ठिकाणी अंधकार असण्याचा संभव नाहीच हे भाग्यशाली रामा कालीमा हे आकाशाची विपुल शून्यता आहे असन्मय कल्पनाचीच एक आवडती मैत्रीण आहे असे म्हटले तरी चालेल आकाशात संचार करत असता आपली दर्शनशक्ती कुंठित झाली म्हणजे आपल्या नेत्राना अंधकाराचा भास होतो परंतु हे लक्षात न आल्यामुळे तो काळेपणा किंवा निळा वरणा आकाशाचा आहे असे आपण गैरसमजतेने म्हणत असतो कालीमा खरी नाही असे आकाशात दिसणाऱ्या कमलिनी प्रमाणे या काल्पनिक अविद्येचा संकल्प न करणे ह्यालाच ज्ञात्याने अविद्येचा निग्रह असे म्हटले आकाशाच्या निलवर्णाप्रमाणे उत्पन्न झालेल्या या जगत भ्रमाचे पुन्हा केव्हाही स्मरण न होणे याचेच नाव विस्मरण हे विस्मरण श्रेयकर आहे मी नष्ट झालो अशा तऱ्हेच्या स्वप्नातील संकल्पामुळे मनुष्य दुःख होतो मी जागा झालो आहे असा संकल्प केल्यामुळे मनुष्य सुखी होतो मूढपणाचा संकल्प केल्यामुळे मनुष्य मूढ होतो आणि ब्रम्माचा संकल्प केल्यामुळे मनुष्य ज्ञान होतो क्षणभर स्मरण करतात ही अविद्या कायमची उदय पावते आणि संकल्प वासना की नश्वर होते। ही सर्व विषयांची कल्पना करणारी सर्व भूतांना मोहित करणारी आत्म्याच्या आदर्श अदर्शनामुळे वृद्धी पावणारी आणि आत्मदर्शनामुळे नष्ट होणारी आहे ज्याप्रमाणे राजाचे मंत्री राजाच्या आज्ञेनुसार वर्तन करतात त्याप्रमाणे मन ज्या विषयांचे अनुसंधान करते त्या विषयाकडे सर्व इंद्रिय धाव घेतात यासाठी मी ब्रह्म आहे ह्या भावनेच्या विषय वृत्तींचे अनुसंधान करीनासा होतो असा पुरुष परमशांतीप्रत निसंशय जाऊन पोहचतो जे आरंभी उत्पन्न झाले नाही ते आजही विद्यमान असणे शक्य नाही अर्थात जे भासत भाषा ते शांत एक और आनंदित ब्रह्मज है दुसरे का मनन कर योग्य नहीं अनाद्यंत निर्विकार अद्वितीय है अर्थात दुसरा कशा का विचार कराया तो कसा कराएगा रा ब्रह्म भावने के योगा ने तू संकल्परहित परिपूर्ण हो श्रेष्ठ हो आशा पौरुषाचा आश्रय करून तू ब्रह्मानुभव करून घे आणि त्या अनुभवाच्या जोरावर विषयोपभोगांच्या इच्छा आणि विषयांच्या कारण होणारा मोह म्हणजे शेकडो आशापाशांनी उल्लसित होणाऱ्या वासनेचाच विलास होय माझे पुत्र माझे धन हा मी तो मी हे माझे इत्यादी प्रकाराने ही वासनाच संचार करत असते वायूच्या योगाने जलाच्या ठिकाणी तरंगरूपी सर्प भासू लागतो त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अहंकार रूपी सर्प भासमान होऊ लागतो परमार्थ दृष्टीने पाहता मी आणि माझे या भावना मुळीच नाही अरे तत्वज्ञ रामा या जगात आत्मतवा वाचून दुसरे कोणतेही सत्य केव्हाही आढळून येत नाही जोपर्यंत द्रष्टा अविद्येने ग्रस्त आहे तोपर्यंत ही अविद्याचं आकाश पर्वत दिशा पृथ्वी नदी इत्यादी परंपराचा रूपाने परिणत होत असते आणि ह्यालाच दृष्टी सृष्टीवाद असे म्हणतात सृष्टी संबंधाची दृष्टी अज्ञानाने उत्पन्न होते आणि ज्ञानाने नष्ट होते रज्जूच्या ठिकाणी भासणाऱ्या भुजंगाप्रमाणे सन्मान ब्रह्माच्या ठिकाणे भासणारे जगत त्रिकाल आहे आकाश पर्वत समुद्र इत्यादी इत्यादि रूपा भारती अज्ञा भाला सर्व रूपा ब्रह्मस्थित अनुभव यो दोरी और सर्प हे दोनों विकल्प एक व्यावहारिक दुसरा प्रादिभाषिक अज्ञा मनुष्य ने कल है ज्ञानीपुरुषाने सर्वत्र स्वधा सिद्ध अशी एक ब्रह्मदृष्टी निर्णित केलेली असते आणि ह्या दृष्टीशिवाय त्याला कशाचा प्रत्ययही ये राघवा म्हणून मी म्हणतो की तू आज्ञा होऊ नकोस तर सुज्ञ हो आणि संसार वासनेचा त्याग कर अनात्मवस्तूंच्या ठिकाणी आत्मभाव ठेवून तू अज्ञानाप्रमाणे उगीच काय म्हणून शोक करत बसलायस सुखदुखाला व तू इत व्याकुल होत आहेस तो जड आणि मूक देह हो। तुझा खरोखर कोणी आहे का अरे लाकूड आणि लाख किंवा बोरे आणि भांडे ही एकमेकांशी निगडीत असल्याचे दिसले तरी त्यांचे वास्तविक ऐक्य संभवत नाही त्याचप्रमाणे देह आणि देही किंवा जीवात्मा यांची स्थिती आहे भाता जळून गेला तरी भात्याच्या आतिरवायू जळत नाही त्याप्रमाणे देहाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही मी दुखी आहे मी सुख संपन्न आहे अशा तऱ्हेची भावना मृगजाळा सत्य ब्रह्माचा आश्रय करून राहा वास्तविक सत्य असे ते ब्रह्म त्याचा मनुष्याना विसर पडावा आणि असत्य असलेल्या अविद्येची निरंतर स्मृती राहावी हे केवढे आश्चर्य रघुश्रेष्ठा या अविता ला मन मनाच्या मनन शक्ती म्हणे पुष्ट्या दुःखदायक आणि महामोहरूपी फल देणाऱ्या या अविद्याच्या योगाने ग्रस्त झालेला मनुष्य अमृत स्राव करणाऱ्या चंद्रबिंबाच्या ठिकाणी रवरव नरकाची कल्पना करून दाह आणि शोष यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या दुखांचा अनुभव येतो जलाने तुडंब भरलेली आणि कल्हार पुष्पाने दवरलेली अशी ही सरोवरे दृष्टीला पडली तरी अविद्येने पछाडलेल्या मनुष्याला ती मृगचलाने व्याप्त झालेल्या रखरखीत वाळवंटाप्रमाणे वाटतात स्वप्नामध्ये विचित्र सुखदुःखांच्या भावना अनुभवस त्याप्रमाणे अविद्यावश झालेला मनुष्य आकाशात मनकल्पित नगर निर्माण करून त्यात एखाद्या भ्रमिष्ठाप्रमाणे मनुष्याच्या किंवा स्वप्नात होणारे व्यवहार त्याला आपत्तीत लोटू शकतील काय स्वप्नरूपी उपवनाच्या भूमीमध्ये मिथ्या ज्ञान वृद्धिंग झाले असता रवरव नरकातील अनर्थकारक यातना उत्पन्न होतात चित्त बद्ध होते संसार सागरात लोक सुद्धा चांडाला नाही भोगण्यास योग्य नाही अशा तऱ्हेच्या भयंकर आपत्ती मध्ये पडतात यासाठी हे रामा सर्व द्वैताकारावर अनुरत होणाऱ्या आणि संसार बंधनात गुरफटून टाकणाऱ्या व्यवहारात वावरत असता मोह उत्पन्न करणाऱ्या विषयांच्या ठिकाणी तुझे चित्त आसक्त न होमचंद्रा निरतिशयानंद रूपे ब्रह्माचे कौतुक विदित असलेल्या तत्व विद्यार्थात राहून पुन्हा पुन्हा आहे तुझे अविद्यायुक्त जन्म मरणादि सर्व भ्रम नाहीसे होती इतकेच नव्हे तर ब्रह्मा विष्णू महेशादी जीवन मुक्ता नाही तुझी बरोबरी करणार नाही आणि तू नित्यमुक्त होऊन राशील। इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकशे पंधरा श्री वाल्मिकी सांगू लागले भगवान वसिष्ठाने अशा रीतीने भाषण केल्यानंतर श्री रामाचे मुखकमन प्रफुल्लित झाल्याचे दिसू लागले महात्मा वशिष्ठांच्या भाषणाने त्याला मोठे समाधान वाटले रात्री क्षीण झालेले कमल सूर्यप्रकाशामुळे विकसित होते त्याप्रमाणे वशिष्ठ मुच्या उपदेशाने श्रीरामाचे अंतकरण विकसित झाले आणि त्याच्या मुखावर सुप्रसनता दर्शक टवटवी उत्पन्न झाले बोधजन्य आश्चर्यामुळे त्याच्या मुखावर स्मित छटा उमटली त्याने भाषण करण्याला सुरुवात केली त्यावेळी त्याच्या दंतपंक्तीरूपी चंद्रापासून अमृताचा वर्षा होत असून तो त्याचे वाणी पवित्र तम करतो की काय असे वाटे श्रीरामाने म्हटले अहो हे केवढे महान आश्चर्य कमलाच्या कोमल तंतुने मोठ त्याप्रमाणे जी स्वतः निसंशयम इथे आहे अशा अविद्येने सर्व लोक कसे वश करून सोडले पहा त्रिभुवनात दिसून येणारे हे दृश्य ज्या तृणप्राय असले तरी वज्राप्रमाणे कठीण झाले याला म्हणायचं तरी काय गुरुवर्य त्रिभुवन रुपी अंगणामध्ये वाहनाऱ्या आणि संप काय आहे करता ते पुन्हा एक वार सांगावे महात्मा याशिवाय माझ्या मनात आणखी काही शंका घोळत आहेत त्या अशा एवढा भाग्यवान महात्मा लवणराजा आणि त्याच्यावर अशी आपत्ती काय यावी का लाख किंवा मल्लाचा दंड आणि एडका यांच्या एक एकमेकाशी संलग्न झालेला देह आणि जीव यांच्यापैकी करणारा लवणराजाच्या दरबारातील गारुडी कोण लवणराजाला आपत्तीत ढकलून तो एकाएकी कोठे निघून गेला श्री वशिष्ठ म्हणाले हे निष्कलंकार रामचंद्रा एखाद्या लाकडाप्रमाणे किंवा पाषाणाप्रमाणे जड आणि मिथा असलेला हा देह हो कशाचाही भोग घेऊ शकत नाही स्वप्नातील देखाव्याप्रमाणे या स्थूल देहाची भ्रामक कल्पना या चित्ताने केलेली आहे अर्थात या भ्रामक स्थूल देहाला कर्मफलांचा भोग घडणे शक्य नाही तर मग भोग कोणाला घडतो हा तुझा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर हेच की जीव दशे आणि माकडाच्या पिला प्रमाणे असे हे चित्त मी करतो मी भोगतो अशा प्रकारच्या भो, भोक्तृत्वाचा अभिमान बाळगते नानाविध आकारांची शरीरे धारण करणारा हा प्रतिबिंब भूत जीवच खरा भोगता आणि खरा करता आहे अहंकार मन आणि जीव ह्या तिन्ही भावाने एका प्रतिभींब, प्रतिभींब भूत देहाचा उल्लेख केला जातो राघवा अप्रबुद्ध जीवाला मात्र भोक्तृत्व भावनेमुळे संसारातील अनंत सुखदुःखे भोगावी लागतात परंतु आत्मा किंवा जड देह हो, यांनाही सुखदुखे लेश्वरही बाधा करू शकत नाही नानाविध कल्पना करून निरनिराळ्या वृत्तींच्या नादी लागणारे अप्रबुद्ध मनच विचित्र जगदाकृतीप्रत जाऊन पोचले आहे हे अप्रबुद्ध मध्ये आश्चर्य पडते परंतु ते एकदा प्रबुद्ध झाले म्हणजे त्याला हे स्वप्न केव्हाही पडत नाही अज्ञान निद्रेने क्षुब झालेला जीव जोपर्यंत प्रबुद्ध झाला नाही तोपर्यंतच तो जगाच्या हे अभ्रामक परंतु दुर्भेध्यत असतो परंतु ज्ञानाने जागृत झालेल्या मनाचे अज्ञान रुपीम कमलांच्या जीवाच्या हृदयातील अज्ञान अंधकार पूर्णतः नष्ट होतो चित्त अविद्या मन जीव वासना इत्यादी नावाने संबोधिला जाणारा देही हाच कर्म करता असून त्यालाच सुख दुःखादिकांचे भोग घडतात असा ज्ञात्यांचा सिद्धांत आहे जर देह तर दुःख भोगायला हो योग्यच नाही देखील अज्ञानापासून उत्पन्न होतो अर्थात अज्ञान हेच सुख दुःखांचे कारण आहे रेश्माचा किडा हा स्वतःच उत्पन्न केलेल्या तंतू मध्ये गोरफटला जातो त्याप्रमाणे एका अविवेकरूपी दोषामुळे शुभाशुभ धर्म रुपी विषयांच्या नादी लागून एकसारखे भ्रमण करत असते हे मन केव्हा उत्कंठित होते केव्हा रडते केव्हा मरते केव्हा खाते कधी जाते कधी येते कधी वर्गना करते तर कधी निंदा करत होते तात्पर्य या शरीरात राहणारे मन या सर्व चेष्टा करत असते देह काहीही करत नाही त्याप्रमाणे त्या जीव सर्व काही करतो देह काहीच करत नाही सर्व सुखदुःखा संबंधाचे अथवा कल्पना संबंधाचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व मनाकडे आहे म्हणून मन हेच मनुष्य असे लक्षात ठेव रामा केवळ मनोभ्रमामुळे लवण राजा चांडाल स्थितीत जाऊन पोहोचला कसा याचे रहस्य तुला समजावे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो ती लक्षपूर्वक आहे मी सांगणार असलेल्या वृत्तांतावरून तुझ्या लक्षात येईल हे निष्पाप मनाच्या रामा हरिश्चंद्राच्या कुळात उत्पन्न झालेला तो लवण एकदा एकांतात असून आपल्या मनाशी अशा रीतीने विचार करू लागला की माझ्या आज्याने म्हणजे हरिश्चंद्र राजाने राजश्री जन्म घेतलेला होईना पण मीही राजश्री करून त्याने आपल्या मनाने यज्ञाचे सर्व साहित्य जमवले आणि राजश्री यज्ञाची दीक्षाही घेतली कर्मकुशील मुनीना म्हणून बोलावून आणून त्याने मधुपर्क विधीने त्यांची यंग पूजा केली अग्नि प्रज्वलित केला आणि यज्ञातील हवीर भाग घेणाऱ्या देवांना मनानेच निमंत्रण दिले अशा रीतीने मनाने, मनाने कल्पलेल्या एका उपवनात यज्ञ दीक्षा धारण करणारा तो यजमान लवण राजा यज्ञाचे अनुष्ठान करत असताना तसेच देव ऋषी ब्राह्मण इत्यादी यांची यथाविधी ये पूजन करत असताना एक वर्ष उलटून गेले अखेर ब्राह्मणादिकांना सर्वस्व दक्षिणा म्हणून दिल्यानंतर तो राजा आपल्या मनकल्पित उपवनात एक दिवसानंतर आहे या दृढ भावनेमुळे तो राजश यज्ञाच्या फलाने बद्ध झाला आणि त्यामुळे त्याला दुःख भोगण्याची पाळी आली यासाठी राघवा सुख उपभोग घेणारे मन म्हणजेच खरा पुरुष आहे हे लक्षात ठेवून ते मन ज्या उपायांच्या योगाने किंवा ज्या साधनांच्या सहा पवित्र होईल अशा साधनांचा अपरिच्छ असलेल्या ब्रह्मरूपे देशात एकदा कायमचा ठिया देऊन राहिला म्हणजे तो स्वतः ब्रम्हूप बनतो यासाठी म्हणूनच देहच मी आहे अशी भावना ज्यांच्या अंतकरणात दृढमूल झालेली असेल अशांच्या वाऱ्याला सुद्धा उभी राहू नका त्याचप्रमाणे शास्त्र आणि गुरु यांच्या योगाने सारासार विचाराने संपन्न असलेल्या आणि मी ब्रह्मच आहे अशा प्रकारचा अपरोक्ष साक्षात जीवन जीवनमुक्ताची सर्व सुखदुःखे समूळ नष्ट झालेली असतात हे लक्षात ठेवा सूर्याच्या किरणाने कमलांच्या अंतर्भागामध्ये प्रवेश केला म्हणजे त्यातील संकुचितपणा दवामुळे उत्पन्न झालेली मुलानता आणि अंतर्बाह्य अंधकार नाहीसा त्याप्रमाणे हृदयामध्ये ज्ञान सूर्याचा प्रकाश पडतात मनाच्या ठिकाणी असलेला संकुचितपणा जडता आणि अज्ञान अंधकार अजिबात नाही सावून जातो इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकशे